पुस्तक यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र कृष्णाकांठ लेखक यशवंतराव चव्हाण वाचक विद्या पाटील प्रकरण तिसरे निवड शिरवरेड स्टेशनच्या या घटनेनंतर कराड तालुक्यात पोलिसांनी धुमाकूळ घातला रोज रात्री कुठे ना कुठेतरी आमा लोकांना पकडण्याकरता ते धाडी घालत असत आणि त्यात अयशस्वी झाल्यामुळे चिडून लोकांचा छळ करत असत स्वाभाविकच त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांच्या रक्षणाची काळजी वाढली होती अडचण होती ती ही की आम्हा वडील झाल्या लोकांची जी तरुण मुले होती ती लोकांच्यात मिळून मिसळून अशी जात असत की त्यांना स्पर्श सुद्धा पोलिसांना शक्य होत नसे भूमिगत संघटनाही लोकजीवनावरती आधारित होऊन समरथ झालेली असली म्हणजे तिचा पाडाव करणे शासन यंत्रणेला सहज शक्य होत नाही याचा अनुभव आम्हाला या काळात आला माझ्या मित्रांनी मला सल्ला दिला की कुठेतरी दूर जाऊन यावे कारण माझ्या रक्षणाची त्यांना अधिक चिंता वाटत होती आणि जबाबदारीही होती श्री अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांनी मला मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले होते ते स्वीकारायचे असे ठरवून मुंबईला जाण्याच्या माझ्या योजना मी आखल्या पोलिसांच्या जाळ्यातून इतका लांबचा प्रवास करणे तसे सोपे नव्हते पण मी एका माझ्या धनिक मित्राच्या श्री निळकंटराव कल्याणी यांच्या सुंदरच्या गाडीतून निवाळांत प्रवास करून नोव्हेंबरचा दुसरा किंवा तिसरा आठवडा असेल मुंबईत पोहोचलो मुंबईत पोहोचल्यावर श्री अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांनी निरोप देण्याच्या ज्या खानाखुना दिल्या त्यांचा उपयोग करून मी मुंबईत आलो असल्याची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवली मुंबईत तसित राहण मला साताऱ्यापेक्षा सोप होते मुंबईच्या आमच्या जिल्ह्यातील कामगार वर्ग हा मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमधिखुरिला आह एक संध्याकाळ एका विभागात तर दुसरी संध्याकाळ दुसऱ्या विभागात अशी आमची राहण्याची व्यवस्था आम्ही करून घेतली श्री शांताराम बापू हे माझ्याबरोबर मुंबईला आल होत त्यामुळे माझी बरीचशी सोय झाली होती चार दिवसानंतर मुंबईत असलखा प्रमुख फुडाऱ्यांच्या भेटीला सुरुवात झाली भूमिगत अवस्थेतील माझा मुंबईतील हा पहिला मुक्काम होता तशी मुंबईची मला थोडीफार माहिती झालिली होती सातारा जिल्ह्यातल्या कामगारांपैकी ज्यांच्या या भूमिगत चळवळीशी संबंध होता असे बरेकर्ते तिथे होते सातारा जिल्ह्यातील इतर गटांचे प्रतिनिधीही मुंबईत येऊन पोचल होत आणि त्यांचेही वेगवेगळ्या विभागात संबंध होते, होते। त्यामुळे त्यातल्या काही प्रमुखांच्या गाठीभेटी मुंबईमध्ये झाल्या परंतु प्रमुख पुढाऱ्यांची भेट होण्याचा जो हेतू होता तो सफल होईल असे काही दिसेना विशेषतः जिल्ह्यातील माझा अनुभव सांगून काही नवीन कार्यक्रम उभा करण्याची शक्यता आहे का या संबंधाने मी विचारविनिमय करू इच्छित होतो आणि त्यासाठी शक्य असेल तर श्री अच्युतराव पटवर्धनांना भेटावे, असे माझ्या मनात होते परंतु भूमिगत यंत्रणतले मुंबईतील काम साहजिकपणे इतके गुंतागुंतीचे करून ठल्हि श्री अच्युतराव पटवर्धन भेटणे शक्य नाही असे मला सांगण्यात आलं श्री एस एम जोशींना मी एक वेळ त्यांना भून मला आनंद झाला मी त्यांना सातारा जिल्ह्यातील कामाची माहिती सांगितली तेव्हा ते मुसलमान म्हणून वावरत होते बोहरी मुसलमानाला शोभेल अशी दाढी टोपी विजार लामकोट, अशा आयुष्यात ते मला भेटले होते असे मला स्मरते त्यांच्याकडून मला असे कळले की श्री गोरे श्री सानेगुरुजी अधूनमधून मुंबईत येत असतात त्यांना तुम्हाला भेटायचे असल्यास मी व्यवस्था करेन परंतु मी काही तसा आग्रह धरला नाही एके दिवशी एका संध्याकाळी एका रेस्टॉरंटमध्ये डॉक्टर राम मनोहर व माझी गार्ड श्री अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या मध्यस्थिरे पडली डॉक्टर राम मनोहर लोहियानं मी त्यापूर्वी पुणे इथं जाहीर सभेत एक भाषण करताना ऐकले होते आणि पाहिले होते पण प्रत्यक्ष भेटण्याचा योग काही आलेला नव्हता डॉक्टर लोहिया इतके मोकळे गृहस्थ होते की त्यांनी आपल्या वेशातही फारसा बदल केलेला नव्हता रेस्टॉरंटमधील कोपऱ्यातील एका टेबलाजवळ बसून हलक्या आवाजात ते सर्व देशातील परिस्थितीची हकीकत मला सांगू लागले पूर्व युपी आणि बिहार येथे झालेल्या चळवळीचा वृत्तांत त्यांनी मला सांगितला सर्व देशभर क्रांतीचे उधान कसे वाढत आहे याचे उत्साहजनक चित्र त्यांनी माझ्या डोळ्यापुढे उभे केले मीही त्यांना सातारा जिल्ह्यातील माझे चळवळीचे अनुभव सांगितले मी त्यांना स्पष्ट केले की मी एका मर्यादित क्षेत्रात काम करतो आहे परंतु जनतेची मुळी जेथे असतात अशा ठिकाणी मी काम करत असल्यामुळे माझ्या अनुभवला काही एक वेगळा जिवंत अर्थ आहे मोर्चाची चळवळ त्यात झालेले अत्याचार व नंतरनंतर आता युद्ध प्रयत्नाला विरोध करण्याकरता चालू असलेले कार्यक्रम याची माहिती मी त्यांना दिली मोर्चाचा कार्यक्रम त्यांना ऐकून माहिती होता ते म्हणाले मनुष्य आणि झाली ही गोष्ट खरी आहे आणि ती टाळण्याचा तुमचा निर्णयही बरोबर आहे पण जनआंदोलन वाढवण्याकरता पहिलं पाऊल म्हणून काही त्याग धैर्याने करावा लागतो तुफान वादळामध्ये जशी नौका टाकून द्यायची असते तसाच काहीसा प्रयत्न एका जबरदस्त लष्करी शक्तीशी लढताना करावा लागतो आणि म्हणून क्रांतीच्या चळवळीत काही बलिदान अपरिहार्य असतं मनुष्यानी बद्दल तुम्हाला दुःख होणं स्वाभाविक आहे पण त्याने मन मोडून घेऊ नका या चळवळीच्या निमित्ताने समाजातील जे गरीब दलित व मागासलेले वर्ग आहेत त्यांच्यापर्यंत जा त्यांच्यातील कार्यकर्ते उभे करा जवळजवळ ताजवा डॉक्टर लोहिया आणि माझीही बैठक झाली आणि त्यांचा माझ्यावर जो परिणाम झाला तो लोकनेता कसा असावा याचे मूर्तिमंत चित्रच मी त्यांच्या रुपाने पाहिले असे माझ्या मनाने घेतले त्यांची भेट प्रयत्नांती पण होऊ शकते हे विशेष होते भूमिगत अवस्थेत असताना जर कार्यकर्त्यांना पुढाऱ्यांना भेटता आले नाही तर त्या पुढाऱ्यांची गरज काय आहे असा काहीसा विचार माझा मनाशी येऊन गेला त्यांनी केलेले विचारांचे मार्गदर्शन फार उपयुक्त होते ते मनाशी मी जोखून पाहिले आणि त्याचा मनाशी साठा केला त्यानंतर श्री अण्णासाहेबांच्याकडून निरोप आला की चार दोन दिवसात एक महत्वाची बैठक होणार आहे तेव्हा दोन चार दिवस मुंबई सोडून जाऊ नका मीही मुंबईच्या भूमिगत कार्यकर्त्याच्या वर्तुळात रंगून गेलो होतो मुंबई शहरच आपल्या राजकीय जवळचे केंद्र असेही मनात येऊन गेले चार दिवसांनी श्री अण्णासाहेबांच्याकडून निरोप आला की त्यांचा कोणी एक स्वयंसेवक माझ्या राहण्याच्या ठिकाणी येऊन मला घेऊन जाईल आणि त्या ठिकाणी मी त्या सवेला यावे आणि त्या संध्याकाळी 5 वाजता त्यांचा स्वयंसेवक मला घेऊन जाण्यासाठी आला त्यावेळी क्रॉफर्ड मार्केटच्या बाजूला आम्ही राहत होतो तेथून काही वेळ ट्राम पुढे बस असे आम्ही माहीमपर्यंत गेलो तेथून चालत एक दोन वेळी वाकडे वळणे घेत सहा सव्वा सुमाराला एका टुमदार घरात आम्ही प्रवेश केला तेथल्या बैठकीमध्ये जागेमध्ये श्री अण्णासाहेब होते आणि त्यांच्याबरोबर आणखी आठ दहा माणसे होती त्यांनी माझी तिथल्या मंडळीशी ओळख करून दिली अर्थात या ओळखीमध्ये धारण केलेली नावे किती आणि खरे नावे किती याचा मला काही अंदाज आला नाही मी मात्र माझे खरे नाव सांगितले आणि सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ता आहे असेही सांगितले अर्थात लोक मला नावाने चांगलेच ओळखत होते साताराच्या चळवळीचे हळूहळू नाव वाढत होते त्यामुळे लोकांनी मला माझे अनुभव विचारले त्यापूर्वी आणखी चार दोन नवी मंडळी त्यात येऊन दाखल झाली तिथल लोकांपैकी एक नाव माझ्या चांगली लक्षात आहा आणि तिजे कुलाबा जिल्ह्यातील श्री कोतवाल यांच पुढ हुतात्मा कोतवाल म्हणून प्रसिद्ध झाल तिथल मंडळींमध्य सर्वांच्या पाठीमागे भिंतीला टिकून शांतपणे बसणार हि साधस्थ मी पाहिजे मला एक दोन प्रश्न विचारल्याच स्मरत विशेषतः युद्ध प्रयत्नांच्या विरोधी घातपाताच कार्यक्रम आखल जातात त्याच्यासाठी ट्रेनिंगची वगैरे व्यवस्था तुम्ही काय करता असा प्रश्न त्यांनी मला विचारला होता मी त्यांना सांगितले किर्लोस्कर वाडी आणि ओगले या कारखान्यात काम करणारे बरेचसे कामगार आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या अंगच्या कौशल्यावरच आमचा भर आहे याच्यापेक्षा तांत्रिक स्वरुपाचे शिक्षण देण्याचे कार्यक्रम आमच्याकडे आम्ही अजून घेतलेले नाहीत आमचा सर्व भर काम करणाऱ्या माणसांच्या धैर्यावर आणि साहसावर आह जिथल्या स्थानिक परिस्थितीप्रमाणे हे कार्यक्रम करावे लागतात असे सर्वांचे मत पडले ती दहा पंधरा माणसांची बैठक जवळजवळ दोन तास चालली होती ती मध्ये झालेली एक चर्चा मला आठवते ती म्हणजे त्यातला एका कार्यकर्त्यांनी उठून ग्रामीण भागामध्ये सरकारच्या हातामध्ये वाटणीसाठी धान्य जाऊ देता कामा नये अशी काही योजना आखली पाहिजे असा विचार मांडला होता विचार मी समजू शकतो पण त्याची अंमलबजावणी कशी करायची जी। असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा रशियन जर्मन आक्रमणापुढे शरण जाण्यापूर्वी सर्व पिके जाळून टाकण्याचा जो कार्यक्रम घेतला होता तोच येथे घेतलेला बरा अशी त्यांची सूचना होती आणि त्यावेळी केली या प्रमुख केंद्राकडून जी सूचनापत्रके आली होती त्यात योजने या योजनेचा उल्लेख होता याची मला आठवण आहे मी या कल्पनेला अत्यंत स्पष्ट शब्दात विरोध केला मी सांगितले ही अत्यंत अव्यवहार्य अशी योजना आहे उभी पिका आहेत ती काही ब्रिटिश सेनेसाठीच नाहीत ती हिंदुस्थानातील जनतेसाठी आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी आहेत पिकं जाण्याचा कार्यक्रम हाती घेणं म्हणजे लोकांशी लढाई सुरू करणं असा त्याचा अर्थ होईल आणि लोक आपल्याबरोबर न येता उलट सरकारला मदत करतील वर्तमानपत्रात वासलेल्या पुस्तकी कार्यक्रमांचा अवलंब करून ही चळवळ चालवता येणार नाही अर्थात माझंही मत बरोबर नाही असे म्हणणारे लोकही त्यामध्ये निघाले परंतु माझे मत मी पुन्हा स्पष्ट केले आणि सांगितले मी तरी निदान या कार्यक्रमाशी सहमत राहणार नाही आणि या विचारांचा प्रचार करणार नाही कोणी तसं जर करत असेल तर मी हा कार्यक्रम न व्हावा असाच प्रयत्न करील त्यामध्ये अंतिमता लोकलड्याचं नुकसान आहे अशी माझी खात्री आहे श्री अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांना माझा विचार पटला बराच वेळ चाललेली ही बैठक संपली तीच झालेल्या धारदार चर्चेनंतर आम्ही एकमेकांचा प्रेमाने निरोप घेतला आणि एकमेकाला नमस्कार करून बाहेर पडलो श्री कोतवालांशी आस्तोंदोलन केले त्यावेळी मला हे माहीत नव्हते की थोड्याच आठवड्यात हे वीर मृत्यूला कवटणार आहेत श्री कोतवालांची आणि माझी पहिली आणि शेवटची भेट माहीमची ही बैठक माझ्या लक्षात राहिली आहे त्याचे कारण श्री कोतवालांची भेट आणि पिके जाण्याच्या चळवळीसंबंधीची चर्चा या दोन गोष्टी आहेत बैठक संपल्यानंतर परत जाताना जाने त्यांनी आपापल्या पद्धतीने जावे असा सांगित होता त्याप्रमाणे मी माझा सगळा प्रवास बसणेकरून क्रॉफर्ड मार्केटच्या चौकात उतरलो आणि माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलो कामगार वर्गामध्ये या चळवीला जो पाठिंबा होता तो पाहून मला अतिशय आश्चर्य वाटले आणि आनंदही वाटला आणि माझ्या असं लक्षात आले की सातारा जिल्ह्यातल्या भूमिगत चळवळीचे अर्ध्यापेक्षा जास्त काम मुंबईतूनच चालते फक्त मीच त्यात उशिरा सामील झालो होतो विशेषतः कुंडल गटाच्या कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यांना नाना पाटलांना किसनवीरांना आणि मला मानणाऱ्या लोकांची मोठी संख्या मी कामगार वर्गात पाहिली मुंबईला माझा मुक्काम संपून मी मोठ्या प्रयत्नाने परत सातारा जिल्ह्यात पोहोचलो येताना जितक्या सहज पद्धतीने मी आलो होतो तितके जाताना सोपे नव्हते या खेपेला साताराला परत गेल्यानंतर मी ठरवले की एकदा सातारा जिल्ह्यातील दक्षिण भागात जाऊन आले पाहिजे आणि तेथली परिस्थिती पाहिली पाहिजे माझी आणि मा श्री केडी पाटील यांची बरेच दिवसात गाठबेट नव्हती म्हणून मी कराडला आल्यानंतर एका रात्री मोटारसायकलच्या पाठीमागे बसून शिराळ्याला गेलो तेथून चिखलीला गेलो तेथे श्री आनंदराव नाईक यांच्या मळ्यामध्ये दोन दिवस राहिलो व तेथून मधल्या वाटेने श्री केडीना आधी निरोप पाठवून कामेरीला पोहोचलो श्री केडी पाटीलंना मी मुंबईत झालेल्या माझ्या चर्चेची सर्व हकीकत सांगितली आणि देशात आंदोलन किती प्रखर होत चालले आहे याची त्यांना माहिती दिली त्यांना फार आनंद झाला वाळवे तालुक्यात भूमिगत कार्यकर्त्यांमध्यट झाल होते मला त्याची चिंता वाटली आणि मी श्री के डी पाटील यांना तसे बोलूनही दाखवले तालुक्यातील वारणाकाठचा हा भाग मोठा गुंतागुंतीचा होता यामध्ये गुन्हेगार प्रवृत्ती फरारी लोक हे बरेच दिवस आधीपासून संघटीत होते आणि त्यांनी आपली काही शक्ती जमावून ठाली होती त्यांच्या बाबतीत काय कराव हा भूमिगत चवळीतील आमच्या कार्यकर्त्यांपुढे खरा प्रश्न होता माझे मत जेव्हा मला विचारले तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितले सुरुवातीला त्यांच्याशी सहकार्य करणं जरी सोयीचं वाटलं तरी आपल्या चळवळीच्या शुद्धतेच्या दृष्टीने त्यांच्यापासून अलिप्त राहणं हे अतिशय योग्य आहे त्यातून कोणी शंका काढली की यामुळे त्यांच्याशी संघर्ष करावा लागला तर काय करायचे जरूर पंडित संघर्ष करावा पण शक्य असेल तर तो टाळावा कारण हे सर्व आपल्या शक्तीवर अवलंबून आहे आपली शक्ती सरकार आणि या टोळ्या या दोन्हीविरुद्ध लढण्या इतकी प्रखर असली तर जरूर संघर्ष अंगावर घ्यावा अशा तर्ची चर्चा झाली या चर्चा श्री केडी डी पाटील आणि चंद्रोजी पाटील यांच्याशीही झाल्या होत्या अर्थात या चर्चा अलगअलग झाल्या -अलग होत्या कराडच्या बाजूला युद्ध प्रयत्नांच्या विरोधी कशा तऱ्हेच काम चालू आहे आणि श्री माधवराव जाधवांच्या नेतृत्वाखालील सत्ता याबाबतीत किती उत्तमतरेन काम करत आह यासिम्ही त्यांना कल्पना दिली श्री कशवराव नेहमीसारखे आत्मविश्वासू असलखी दिसले त्यांनी आपल्याभोवती भूमिगत कार्यकर्त्यांचा एक संच उभा कला होता व तर्व क्रियाशील होत असल माझ्या दोन दिवसाच्या मुकामात नंतर कामेरीचा हा भाग सोडून जावे असे माझ्या मनाने घेतले आणि एका कोवळ्या चांदण्या रात्री केशवरावांनी दिलेली सायकल घेऊन डोक्याला फेटा बांधून मी सरळ पुणे बंगलोर रस्त्याने कराडला परतलो मी एकटाच होतो त्यामुळे मला कोणी अडविले नाही किंवा वाटेत कोणी शंका घेतली नाही कराडमध्ये एकदम कुठे जावे असा प्रश्न मनामध्ये होता आधी निरोप पाठवू शकलो नव्हतो काही अधिक विचार न करता सरळ मी माझ्या घरी गेलो मला पाहून घरची सर्व मंडळी आश्चर्यचकितच झाली त्यांना काळजी वाटत होती मी मी की मी असा घरी राहिलो तर सापडलो जाईन मी त्यांना सांगितले की मी माझा निरोप पाठवण्याची व्यवस्था करून आणि घरचे जेवण घेऊन येथून निघून जाईन मला पाहून आयला फार आनंद वाटला माझे दोन्ही बंधू घरीच होते त्यांना चिंता वाटत होती परंतु माझ्या भेटीचा आनंद मी त्यांच्या डोळ्यात पाहिला थोरल्या बंधूंची आणि माझी ही दुर्दैवाने शेवटचीच भेट ठरणार होती हे त्यावेळी मला समजले नाही थोड्या वेळ मी त्यांच्याशी बोललो माझ्या प्रकृतीची ते चौकशी करत होते मी फारच छान आहे म्हणून सांगितले आणि जेवण करून घर सोडून निघून गेलो पुन्हा या घरी जवजव वर्षभर मला यायचे नव्हते असा योगायोग होता एकोणीशे बेचाळीस डिसेंबर डिसेंबरमधले दिवस होते कार्यकर्त्यांचे कामाच्या दिशा ठरल्याप्रमाणे काम चालू होते विध्वंसाची काही कृत्ये अधूनमधून होत होती महत्वाचे भूमिगत कार्यकर्ते सापडत नव्हते त्यामुळे पोलीस चिडल्यासारखे झाले होते आणि त्यांनी आता माझ्या कुटुंबियांकडे आपला मोर्चा वळवला एके दिवशी त्यांनी माझे मधले बंधू श्री गणपतराव यांना अटक करून विजयापूरच्या तुरुंगात पाठवून दिले, मी ओळखले की हा माझ्यावर दडपड आणण्याचा प्रयत्न आहा श्री गणपतराव माझ्यावरील प्रेमामुळे हळूहळू राष्ट्रीय चळवळीत सामील झाले होते परंतु विध्वंसाच्या वगैरे असल्या कुठल्या कामात ते भाग घेत नव्हते आता मी त्यांचा भाऊच होतो म्हणून माझ्याबद्दल आणि माझ्या मित्रांबद्दल त्यांना सहानुभूती होती यात त्यांचा काय दोष त्यांना पकडून न्यामुळे माझ्या घरच्या लोकांची मोठी असहाय्य परिस्थिती झाली एकत्र कुटुंब मोठे होते आणि मिळवते एकटे गणपतरावच होते थोरल्या बंधूंची सरकारी नोकरी होती ती त्यांनी मध्येच सोडून दिली होती त्यामुळे आमच्या कुटुंबावर हा मोठा आघात होता मी मनाशी म्हटले जे काही व्हायचं असेल ते होईल आपलं काम आपण करत राहिलं पाहिजे माझ्या एक दोन मित्रांनी घरची काळजी करू नको असे आश्वासनात्मक निरोप पाठवले पण यामुळे माझे थोडेच समाधान होणार होते कर्तव्यबुद्धीने आपल्या नित्याच्या भूमिगत यंत्रणेच्या कामात गुंतून राहिलो डिसेंबर महिन्यात जिल्ह्यामध्ये सर्वत्र पोलीस दडपण फार मोठ्या प्रमाणावर आले आम्ही डिसेंबरच्या शेवटी शेवटी एका रात्री कारवे येथे काही प्रमुख मंडळी बसलो असताना असा निर्णय घेतला की काही आठवड्यांसाठी काही प्रमुख मंडळींनी जिल्हा सोडून बाहेर जावे पोलिसांचा बंदोबस्त जेव्हा अधिक कडक होतो तेव्हा प्रवासे त्यामुळे जास्त अवघड होत असे कुठे जायचे असा माझ्यापुढे प्रश्न होता मी पुणे मुंबईचा पर्याय मान्य केला आणि पुण्याला जायची योजना करू लागलो मोटारीचा किंवा मोटारसायकलचा प्रवास अगदी अशक्य होता निदान माझ्याबरोबर महिना दोन महिने पुरतील इतके कपडे घ्यायचे होते त्यामुळे शेवटी रेल्वेने प्रवास करायचे निश्चित झाले माझे मित्र आत्माराम बापू जाधव कारवेकर यांनी जास्त धारसाचा सल्ला दिला ते म्हणाले रेल्वेमध्ये इकडे तिकडे कुठेतरी जाऊन बसण्यापेक्षा सरळ कराड स्टेशनवर जाऊन रात्रीची मेल पकडायची मीही तो सल्ला स्वीकारला आणि एक दोन दिवसातच एका अंधाऱ्या रात्री श्री आत्माराम बापू व मी माझी मध्यमशी बॅग घेऊन कराड रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभ्या पिकांमध्ये जाऊन बसलो आमच्याबरोबरच्या एका माणसाला पुण्याचे दुसऱ्या वर्गाचे तिकीट काढायला सांगितले मेल गाडीला दुसऱ्या वर्गाचा एका दुसरा डबा मोकळा जातो असा आमचा अनुभव होता वेळेप्रमाणे मेल आम्ही काही वेळ जाऊ दिला माझ्या अंगावर मी जोधपुरी कोट आणि डोक्याला फरची टोपी असा वेश घेतला होता हातात बॅग घेऊन मी सरळ स्टेशनमध्ये शिरलो तो दुसऱ्या वर्गाचा डबा कुठे दिसतो का ते पाह जरा पाठीमागच्या दिशेनं चालू लागलो तो दुसऱ्या वर्गाचा एक डवा मला रिकामा असल्याचे दिसले मी तो उघडून आत शिरलो आणि वरच्या बर्थवर बॅग टाकून खाली बसून राहिलो मी तिकीटाची वाट पाहत होतो तिकीट काढणारा मनुष्य स्टन मास्तरची भांडण्यात गुंतला होता कारण स्टनमास्तरनी ऐन वेळी दुसऱ्या वर्गाच तिकीट दख नाकारस्तरच हो आणि त्याच झाल बोलन सांगण्याकरता श्री आत्माराम बापू आणि तो मी जिथि बसलो होतो तिथ दाराशि टकटक करू लागल म्हणून मी दार उडून त्यांच्यापाशी चौकशी केली तेव्हा त्यांनी ती सांगितली मी म्हटले काय होईल ते होईल आता चिंता करू नका पाहूया काय होतं ते आता तुम्ही जा मी त्यांना परत पाठवून दिले सुदैवाने त्यावेळी त्या डब्यामध्ये माझ्याखेरी दुसरे कोणही नव्हते गाडीने सुटण्याचा आवाज दिला आणि ती सावका सुरू झाली तेव्हा कुणीतरी झट दुसऱ्या वर्गाच्या डब्याच्या पायरीवर उडी टाकून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे माझ्या लक्षात आले मी काहीशा चिंतेने आणि काहीशा जिज्ञासेने काय होत आहे याची वाट पाहू लागलो दार उघडून एक हेड कॉन्स्टेबल आहात आला मी समजलो की माझ्या भूमिगत जीवनाची समाप्ती आता होणार तो आता आला आणि त्याने मला विचारले तुम्ही कुठे जाणार आहात मी म्हटले पुण्याला काय काम आहे तुमचं तो चौकशी करू लागला की मजजवळ तिकीट आहे की नाही मी त्याला सांगितले तिकीट काढण्यासाठी माणसाला पाठवलं पण तिकीट मिळालं नाही आता पुषाचे उतरून गार्डला सांगून तिकिटाचे पैसे भरणार तेव्हा तो पडल्या आवाजात म्हणाला कशा करता पश्चिम जा मी तुम्हाला निवांतपणे पुण्याला पोहोचवतो तेव्हा म्हणजे लक्षात आले हा काही मला अटक करायला आलेला नाही तर याला पैसे हवे आहेत गाडने पैसे खायचे की हेड कॉन्स्टेबलने पैसे खायचे एवढाच प्रश्न होता मला पुण्याला सुखरूप पोचायचे होते त्यामुळे मी त्याला सांगितले माझी काही हरकत नाही माझ्या तिकीटाचे पैसे मी तुम्हाला जरूर देईन परंतु गार्डची काळजी तुम्ही घेतली पाहिजे आणि त्याने सांगितले तुम्ही निवांत झोपून जा तुमची सर्व काळजी मी घेतो आणि अखेर घडलेही तसेच रात्रभर मी निवांतपणे झोपलो पुन्हा कोणी माझी चौकशी करायला आले नाही पुणे स्टेशनच्या अली अलीकडे घोरपडी स्टेशनवर हेड कॉन्स्टेबल साहेब माझ्यापाशी आले आणि म्हणाले आता तुम्ही येतेच उतरा त्याने माझे रात्रभर रक्षण केले असल्यामुळे हो मी त्याचा आभारी होतो मी त्याच्या हातावर तिकीटाचे पैसे ठेवले आणि त्यांनी केलेला एक सलाम घेऊन मी घोरपडी स्टेशनवर उतरलो शेवटी पुण्यात पोहोचलो यापुढचे माझे बरेच आठवडे पुण्यातच गेले सातारा जिल्ह्याशी मी दर आठवड्याला संपर्क ठेवत होतो पत्राने निरोपाने चाललेल्या कामाची माहिती मिळत होती दर आठवड्याला श्री शांतारामबापू मला भेटत होते त्यामुळे जिल्ह्याच्या चळवळीशी माझाच हा संपर्क राहिला होता परंतु कार्यक्षेत्रापासून दूर गेल्यानंतर जो एकाकीपणा वाटतो तो मला जरूर वाटू लागला होता मी पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांशी संपर्क का साधता येतो का हे पाहण्याचा प्रयत्न करत होतो पुण्यातील मुक्कामात मी वेगवेगळ्या ठिकाणी न राहता एकाच ठिकाणी बरेच दुसरा आहिलो आणि ते घर माझे मित्र श्री बबनराव गोसावी यांचे होते दारुवाला पुलाचे शेजारी ऐन रस्त्यावर हे घर होते त्यांच्या घराच्या माडीचा पुढचा भाग त्यांनी माझ्या ताब्यात देऊन ठेवला होता दिवसभर मी त्या घरात असे आणि रात्री चळवळीतील मित्रांना भेटण्यासाठी म्हणून बाहेर पडत असे श्री शांताराम बापूंनी दिलेल्या माहितीच्या आधारे श्री सदाशिराव पेंढारकर हे पुण्यात आहेत असे समजले मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना एक वेळ भेटून त्यांच्याशी तास दोन तास गप्पा मारल्या शिरवडे स्टेशनच्या विध्वंसानंतर श्री सदाशिराव पेंढारकर यांचा पोलिसांनी फार पाठलाग चालवला होता तेव्हापासून ते, ते सातारा जिल्ह्याच्या बाहेर होते श्री कासेगावकर वैद्य आणि त्यांचा एकमेकांशी संपर्क होता मधल्या काळातील झालेल्या घडामोडींची हकीकत आम्ही एकमेकांना सांगितली आणि आम्ही निरोप घेतला सदाशिवराव पेंढारकर हे मोठे उमेदीचे तरुण होते आणि या भेटीच्या वेळी तर मला ते फारच खुशीत दिसले या चळवळीत काहीतरी महत्वाच काम आपण कलिआहेचे त्यांना समाधान होते आणि त्यांना परिणामाची फारशी परवा नव्हती एकोणीशे त्रेचाळीसच्या जानेवारीतल माझे दिवस असे चालले होते पंधरा जानेवारीला मला कराडून निरोप आला की चौदा जानेवारीला म्हणजे संक्रांतीच्या दिवशीच कराड पोलिसांनी माझी पत्नी सौ वनुबाई हिला अटक करून जलमधल आह पोलीस येतपर्यंत जातील अशी माझी अपेक्षा नव्हती आणि त्यातल्या पहिल्या संक्रांतीच्या दिवशी माझ्या गरजरीत तिला या प्रकारे जेलमध्ये जावे लागले याचे काही मला फारसे बरे वाटले नाही मला चिंता होती की याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर आणि मनस्थितीवर कसा होईल आमच्या घराला चळवळीचा अनुभव होता किंवा नाही म्हटले तरी नाज होता असे म्हटले तरी चालेल परंतु ती ज्या घरातून आमच्या घरी आली होती ते घर आमच्यापेक्षा अधिक सुस्थितीत होते तिचे वडील नुकतेच वारले होते पण ते बडोदा महाराजांच्या खाजगीत काम करणारे त्यांच्या विश्वासातले गृहस्थ होते तेव्हा त्यांचे राहणीमान आणि जीवनपद्धतीचा विचार करता लग्नानंतर इतक्या लवकर तुरुंगात पाहायला लागणे ही गोष्ट फारच अनोखी आणि मानसिक यातना देणारी होती असे काहीसे विचार माझ्या मनात येऊन गेले पण मी मला समजावले की प्रत्यक्ष जीवाचे बलिदान करण्याचे काम लोक या चळवळीत करतात तर ही एवढीशी किरकोळ गोष्ट मी माझ्या मनावरती तिचे फारसे ओझे ठेवून न देता बाजूला केली सौ वेणूबाईंना पोलिसांनी जवळजवळ सहा आठवडे कराड आणि इस्लामपूर येथील जेलमध्ये ठेवले होते चळवळ संपल्यानंतर मी जेव्हा तिला विचारले तुला पोलिसांची कशी वागणूक दिली तेव्हा तिने सांगितले पोलीस जशी वागणूक देतात तशीच दिली विशेषतः ते जेव्हा चौकशीचे प्रश्न विचारत असत तेव्हा प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये उद्धडपणा होता असंही तिने सांगितले पण बाकी कसला त्रास झाला नाही जेलमधले अन्न तिला मानवले नाही त्यामुळे जो काही थोडाफार त्रास तिला झाला असेल तेवढाच भूमीगत चळवळीचा आघात अशा पद्धतीने आमच्या कुटुंबावर हळूहळू पडू लागला श्री गणपतराव विजापूरला जेलमध्ये होते सौ वेणुबाई कराड किंवा इस्लामपूर जेलमध्ये होती आणि मी असा कुठेतरी भ्रमंत करत भटकत हिंडत आहे याचे काहीसे शल्य माझ्या मनाला लागून राहिले होते याच्यातून पुढे दोन महिन्यांनी एक दुसरी मोठी आपत्ती आमच्या कुटुंबावर आली माझे थोरले बंधू श्री ज्ञानदेव हो। यांचा माझ्यापेक्षा माझे मधले बंधू श्री गणपतराव यांच्याशी फार जिवाळ्याचा संबंध होता माझ्या आणि त्यांच्या वयात अंतर होते आणि त्यांचे माझे सहाचार्यही तसे फारसे झाले नव्हते परंतु श्री गणपतराव यांच्यावरती त्यांचे फार प्रेम होते मी यापूर्वी जेलमध्ये गेलो किंवा आता इतके महिने भूमिगत राहिलो त्यामुळे ते फारसे काळजीत पडले नाहीत पण श्री गणपतरावांना पकडल्यापासून त्यांचा जीव वाऱ्यावर उडाला ते घरी सांगत यशवंत तर लढाईत उतरला आहे त्याला जे काय करायचं ते सरकारने कराव, पण श्री गणपतरावांनी त्याचं काय केलं आहे त्याला सोडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांना कोणी सल्ला दिला तुम्ही आजारी असल्याचं डॉक्टरचं सर्टिफिकेट देऊन अर्ज केला तर कदाचित श्री गणपतरावांना सोडून देतील आणि ही कल्पना त्यांच्या मनात खोल जाऊन बसली कराडमध्ये महिना दोन महिन्यांनी छोटी ऑपरेशन करण्यासाठी बाहेरून डॉक्टर येत असत आणि एकाच दिवशी पाच पंचवीस ऑपरेशन करून जात असत आमच्या कराडचे ज्येष्ठ डॉक्टर दातार अशा ऑपरेशनची व्यवस्था कराडमध्ये करत असत आमच्या दादांच्या पाठीला एक लहानसे आवाळू होते ते हळूहळू वाढत होते तेव्हा त्यांच्या मनाने घेतले की या आवाळचे ऑपरेशन करून घ्यावे आणि त्याचे सर्टिफिकेट देऊन सरकारकडे अर्ज करावा म्हणजे श्री गणपतराव सुटून हा सगळा त्यांच्या मनाचाच खेळ होता त्यांनी कुणाही जाणत्या माणसाची सल्लामसलत केली नाही ऑपरेशन करण्याचा त्यांचा विचार त्यांनी फक्त आईला आणि आपल्या पत्नीला सांगितला त्या दोघींनाही तो पसंत नव्हता हो त्यांचे म्हणणे होते आपल्या घरातील कोणी कर्तेमानूस जवळ नसताना तुम्ही हे करू नये पण त्यांच्या मनात भावाच्या सुटकेसाठी हे सारे करायचे आहे असे होते त्यामुळे त्यांनी कुणाचे ऐकले नाही ऑपरेशनच्या दिवशी ते डॉक्टरकडे गेले आणि मला ऑपरेशन करायचे आहे असं सांगू लागले मुलगा ऑपरेशन करतोच आहे म्हणून माझी आई ऑपरेशनच्या वेळी जाऊन बसली या ऑपरेशन संबंधाने तिचे मन फार शंकित होते पण मोठा मुलगा ऐकत नाही मग करणार काय अशा आपत्ती होती खरे म्हणजे डॉक्टरांशी विचार करायला पाहिजे होता अशा तऱ्हेचे ऑपरेशन ऑपरेशन नंतरची काळजी घेण्याची साधने आणि व्यवस्था नसताना कराव का याचा निर्णय त्यांनी त्यांच्या शास्त्राप्रमाणे करायला पाहिजे होता पण त्यांनी तो केला नाही आणि त्यांनी दादांचे ऑपरेशन केले ऑपरेशन अर्धा पाऊन तास तिथे ठेवून घेतले आणि नंतर टांग्यात बसवून घरी पाठवून दिले या मोठ्या जखमेची काळजी घरात कोण घेणार होते डॉक्टरने सांगितलेल्या गोळ्या आणि पुढ्या देण्याचे काम आई करत बसली इतर लोकांना जेव्हाही गोष्ट कळली तेव्हा त्यांनाही ते धक्का बसला कारण दादांची प्रकृती ऑपरेशन नंतर बिगडू लागली जखम सेप्टिक झाली आणि त्यात त्यांना निमोनियाचा ताप भरला दादा त्या जखमेशी आठ दहा दिवस जगडत राहिले व शेवटी त्यातच ते त्यांचा अंत झाला ही सारी हकीकत त्यांच्या मृत्यूनंतर जवजव 15 दिवसांनी मला पुणे इथं समजली मधल्या काळात परस्परांशी संबंध ठेवणे इतके सोपे राहिले नव्हते पुण्याला जेथे मी राहत होतो तेथे एके दिवशी रात्री शांताराम बापू आले आणि त्यांनी मला तुम्हाला एक वाईट बातमी सांगायची आहे म्हणून सांगितले व दादांच्या मृत्यूची सर्व हकीकत सांगितली मला फार दुःख झाले आमच्या दादांनी आईच्या बडबरींनी आमच्या लहानपणापासून आमचे पालन केले त्यांचा असा करून अंत असे दोन्ही भाऊ जवळ नसताना व्हावा आणि त्यांच्या मृत्यूची बातमी दोन आठवड्यांनी मला कळावी याचे मला अतिशय वाईट वाटले दादांच्या मृत्यून आमच्या कुटुंबावरील संकटाचा एका अर्थाने कळस झाला होता माझ्या डोळ्यापुढे माझ्या आईची दुःखी करून मूर्ती उभी राहायची आणि मी अस्वस्थ होऊन जायचो शांताराम बापूंच्या बरोबर मी निरोप पाठवला की मी एक वेळ भेटायला येईन पण शांताराम बापू आणि इतर सर्व कार्यकर्त्यांनी त्याला पूर्ण विरोध केला आणि आईला भेटण्याचा माझा विचार सोडून देऊन मला पुण्यातच राहावे लागलेत या काळात सातारा जिल्ह्यात भूमिगत चळवळी स्पष्टपणाने गनिमी काव्याची सशस्त्र चळवळ होण्याच्या मार्गाला लागली होती आणि या चळवळीला पुढे पत्री सरकार असे नाव मिळाले काही कार्यकर्त्यांनी हत्तारे जमवली होती आणि सरकारबरोबर आणि सरकार धारजिन्या समाज संकटाशी लढणे हेही एक आपले महत्वाचे काम आहे असा त्यांचा निर्णय झाला होता त्यामुळे ते आपापल्या भागामध्ये त्यादृष्टीने क्रियाशील झाले होते मी समजलो की मला ज्या पद्धतीने चळवळ चालवायची होती तिच्यात काही फरक पडतो आहे पण तो फरक ह्या परिस्थितीमुळे अपरिहार्य आहे याची या मला जाणीव झाली जिल्ह्यामध्ये जाऊन सर्व कार्यकर्त्यांशी पुन्हा बोलावे, अशी परिस्थिती नव्हती जिल्ह्यात जाणे शक्य नव्हते म्हणून मी एक दोन आठवडे मुंबईची भेट ठरवली मी जवळजवळ तीन चार महिन्यांनी मुंबईला येत असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील जे प्रमुख कार्यकर्ते मुंबईला होते त्यांची भेट घेणि मला अतिशय उपयुक्त वाटले जिल्ह्यातल्या पोलिसांच्या दडपशाहीमुळे बरचसे प्रमुख कार्यकर्ते मुंबईच मुक्काम ठोकून होत मुंबई शहर तसे म्हणले तर भूमिगतांचे मायपोट होते तिथे गुप्तराण्याची सोय सोपे होते तसे तसेच आर्थिकदृष्ट्या संरक्षण दणारी मानसे होती अनेक अनेकविध मंडळींचा संपर्क राहत अस अशा चळवळीचे केंद्र मुंबई शहर हे फार सोयीस्कर होते पत्री सरकारची चळवळ म्हणून जीपुढे प्रसिद्ध झाली तिचा संक्रमण काळ होता जिल्ह्यातील चळवळीच्या एकंदर स्वरूपामध्ये होत असलखा बदल अपरिहार्य आहे असे माझ्या मित्रमंडळीजवळ मी कबूल केले परंतु कुणीतरी चळवळीच्या कार्यपद्धतीवर अत्यंत कसोशीने नजर ठेवली पाहिजे असे विशेषतः श्री किसनवीर यांच्याशी मी बोललो श्री आबांनाही ही, ही गोष्ट मान्य होती आणि योग्य वेळी जिल्ह्यात जाऊन काम करण्याचे त्यांनी ठरवले होते माझी स्वतःची मनस्थिती मात्र घरगुती प्रश्नाने व्यापून गेली होती आणि आतापर्यंत आलखा अडचणींमध्ये एक नवीनच मानसिक निर्माण झाली ती म्हणजे सौ वेणुबाईंच्या प्रकृती अस्वास्थ्याची आमच्या दादांच्या मृत्यूपूर्वी थोडेच दिवस तिची सुटका झाली होती आणि ती त्यांच्या शेवटच्या आजारात त्यांच्याजवळ बसून होती आता आतापर्यंत आलेल्या संकटांनीच ती मनाने हलून गेली होती त्या दादांचा आठ दहा झालेला मृत्यू तिने शेजारी बसून पाहिला होता त्यामुळे दादांचा मृत्यू झाला त्या क्षणी ती कित्येक तास बेशुद्ध पडली आणि माझ्या घरच्या माणसांच्या यातनांमध्ये आणखी एक भर पडली या सर्व हकीगती पुढे मला समजत गेल्या तेव्हा मला स्वाभाविकच मानसिक त्रास झाला आणि पती म्हणून मी तिच्या आजाराची काळजी घेतली पाहिजे या जबाबदारीच्या जाणीवेने अस्वस्थ झालो मुंबईतला माझा चर्चेचा पंधरा दिवसांचा मुक्काम संपवून मी पुन्हा पुण्याला परत आलो व तेथे ते माझ्या एका नातेवाईकांच्या मार्फत गाडी पाठवून वेणुबाईला मी जिथे राहत होतो तेथे ते घेऊन ते आलो कराडच्या त्यावेळच्या डॉक्टरांवर माझा विश्वास उरला नव्हता तेव्हा पुण्यामध्ये पुण्यात डॉक्टरला तिला दाखवता आले तर पहावे म्हणून मी हा उद्योग केला भूमिगळ अवस्थेमध्ये माझी जबाबदारी आणि माझ्या आजारी पत्नीची जबाबदारी घेण्याचे ज्या माझ्या पुण्याच्या मित्रांनी कबूल केले आणि पार पाडले त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन पुण्यातल्या एक दोन नामांकित डॉक्टर्सनी मी सव वेनुबाईंची तब्येत दाखवली काही निश्चित निदान होईना परंतु ती अजिशी अशक्त होत चालली होती चार सहा चार सात असांनी बेशुद्ध पडे शुद्धीवर आणण्याकरता परिश्रम करावे लागत डॉक्टर्स औषधे देत होते परंतु त्यांचा खाईचा फारसा उपयोग होत नव्हता मी आठ दिवसांचा हा प्रयोग केल्यानंतर माझ्या नातेवाच्या बरोबर तिला फल्टनला तिच्या मायरी पाठवून दिली कारण कराडला माझे घर दुःखी होते आणि वेणुबाईच्या प्रकृतीच्या देखरेखीच्या गोष्टी कोणी करू शकेल असा करता माणूस येथे कुणी नव्हता आईच्या अडचणीत आणखी भर घालावी अशी माझी इच्छा नव्हती त्यामुळे तिची माहेरी फलटणला जाणे हाच एक मार्ग मला दिसत होता माहेरी पण कोणी करते म्हणजे नव्हते परंतु तिची एक वयस्कर चुलती एक धाकटी बहीण आणि मुंबईला शिकत असलेला धाकटा भाऊ असे त्यांचे कुटुंब होते दुसऱ्या दोन सावथ्र बहिणी होत्या परंतु त्या आपापल्या गावी होत्या निदान तिची आपुलकीने चौकशी करणारी मानसे त्या ठिकाणी होती त्यामुळे मला माझा निर्णय चुकीचा वाटला नाही सौ वेणुबाईला मी फलटणला पाठवून दिल्यानंतर माझीच प्रकृती डासळली मी डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यांनी काही औषध पाणी दिले आणि मला सांगितले की तुम्ही पुण्यात न राहता आजूबाजूच्या एखाद्या गावी जाऊन राहा या डॉक्टर मंडळींनी मी माझी राजकीय उपस्थिती सांगितली होती आणि त्यांनी ती गुप्तपणे पाळली होती हे विशेष आहे हे नमूद केले पाहिजे पुण्याच्या हो शेजारच्या घोड नदी या गावी एक दोन आठवडे मी एका सामान्य कुटुंबाच्या घरी विश्रांतीसाठी काढले डॉक्टरांनी दिलेली औषधे बरोबर होती परंतु वातावरण बदलण्याची गरज होती त्यामुळे या नव्या मोकळ्या वातावरणामध्ये मी मनाने पुष्क हलका झालो